मत अध्याय तेवीस मग येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला तो म्हणाला नियमशास्त्राचे शिक्षक व परुषी यांना मोशेच्या नियमशास्त्राचे स्पष्टीकरण करण्याचे अधिकार आहेत म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा पण ते जसे करतात तसे करू नका मी असे म्हणतो याचे कारण ते बोलतात पण त्याप्रमाणे करत नाही वहा वयास अवघड असे ओझे ते बांधतात वो ते ओझे लोकांच्या खांद्यांवर देतात व ते स्वतः ते ओझे उचलायला एक बोड देखील लावत नाही ते त्यांचे सर्व चांगले काम लोकांनी पाहावे म्हणून करतात ते पवित्र शास्त्र लिहिलेल्या लहान पेट्या मोठमोठ्या बनवितात आणि लोकांनी पहावे म्हणून लांब झगे घालतात मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते तसेच येहुदियांचे सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना गुरुजी म्हणावे असे त्यांना वाटते परंतु तुम्ही स्वतःला गुरुजी म्हणून घेऊ नका तुम्ही सर्व एकमेकांचे बहीण भाऊ आहात तुमचा गुरु एकच आहे आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका कारण तुम्हारा पिता एकच है वो स्वर्गत है तुम्हें स्वतः मालक मनु घुम का मालक ख्रिस्त है तुम्हारे जो सेवक बन की सेवा करते तुम्हारे सर्वतना हो जो स्वतः मोटा समझेलमी लेकली स्वतः लहान समझना प्रत्येक जन मोटा गणला जाइल आहो पुरुषांो निशास्त्रा शिक्षको हाय हाय तुम्हें ढोंग आहत तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी खुला ठेवीत नाही तुम्ही स्वतः तर आज जात नाहीच पण जे आज जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आज जाऊ देत नाहीत पुरुषांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुम्ही दुःखी व्हाल तुम्ही ढोंगी आहात तुम्ही समुद्र व जमिनीवरून प्रवास करून एक तरी शिष्य मिळतो का ते पाहता आणि तुम्हाला तो मिळतो तेव्हा तुम्ही त्याला तुमच्याप्रमाणे नर्कपुत्रासारखे करून टाकता तुम्हाला दुःख होईल आंधळ्या जे तुम्ही म्हणता जर एखादा मंदिराच्या नावाने शपथ घेतो तर त्याने ती पाळलीच पाहिजे याचे बंधन त्याच्यावर नाही पण जर एखादा मंदिरातील सोन्याची शपथ घेऊन बोलतो तर त्याने ती शपथ पाळलीच पाहिजे तुम्ही मूर्ख आंधळे आहात सोने आणि मंदिर यांपैकी कोणते अधिक महत्वाचे मंदिर त्या सोन्याला पवित्र बनविते आणि तुम्ही असे म्हणता जर एखादा वेधीची शपथ घेतो तर त्यात काही वावगे नाही पण जर एखादा वेदीवरील आर्पणाची शपथ घेतो तर त्याने ती शपथ पाळलीच पाहिजे तुम्ही आंधळे आहात तुम्हाला काही दिसत नाही व कळत नाही अर्पण मोठे की वेदी मोठी वेदीमुळे आर्पण पवित्र होते म्हणून वेदी मोठी म्हणून जो वेदीची शपथ घेतो तो त्या वेदी त्यावरच्या सर्वांची शपथ घेतो तसेच जो मंदिराची शपथ घेतो तो, तो मंदिर व त्यात राहणाऱ्या देवाची देखील शपथ घेतो जो स्वर्गाची शपथ घेतो तो, तो देवाच्या आसनाची व त्यावर बसणाऱ्याचीही शपथ घेतो परुषांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुम्ही दुःखी व्हाल तुम्ही ढोंगी आहात तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता पुदिना शेफ जिरे यांचा देखील दशांश देता पण नियमशास्त्राच्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे न्यायाने वागणे दया दाखविणे व वा प्रामाणिकपणे वागणे हे तुम्ही पाळत नाही या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत व तसेच इतरही केल्या पाहिजेत तुम्ही आंधळे वाटाडे आहात जो पाण्याने भरलेल्या प्यालातून माशी बाजूला करतो व उंटासह पाणी पिऊन टाकतो त्याच्यासारखे तुम्ही आहात आहो परुषांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुम्ही दुःखी व्हाल तुम्ही ढोंगी आहात तुम्ही आपल्या ताट वाट्या बाहेरून घासता पुसता पण लोकांना फसवून कमावलेला फायदा आणि असंयम या आतून भरल्या आहेत अहो परुषानो तुम्ही आंधळे आहात अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल अहो परुषानो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुम्ही दुःखी व्हाल तुम्ही ढोंगी आहात रंग सफेदी केलेल्या कब्रांसारखे तुम्ही आहात त्यावरून चांगले दिसतात पण आतून मेलेल्या माणसाच्या हाडांनी भरले आहेत तुमचेही तसेच आहे लोक तुमच्याकडे पाहतात आणि तुम्ही चांगले आहात असे त्यांना वाटते पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरला आहात अहो परुषांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुम्ही दुःखी व्हाल तुम्ही ढोंगी आहात तुम्ही संदेशांसाठी कबरा बांधता आणि जे लोक धार्मिक जीवन जगले त्यांची थडगी सजवता आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर त्यांना या संदेष्टांना जिवे मारण्यास मदत केली नसती पण ज्यांनी ज्यांनी त्यांना जिवे मारले त्यांचेच तुम्ही वंश आहात याचा पुरावा तुम्ही देता पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली पापी कामे पूर्ण करा तुम्ही साप आहात विषारी सापाची पिल्ले आहात तुम्ही देवाच्या हातून सुटू शकणार नाही तुम्हाला सर्वांना दोषी ठरविण्यात तुम्ही नरकात जाल मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्याकडे संदेश दे ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवीत आहे त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल त्यांपैकी काहीना वधस्तंभावर खेळाल त्यांच्यातील काहींना तुमच्या सभासनात मारहाण कराल त्यांच्या नगरानगरातून पाठलाग कराल म्हणून ज्या चांगल्या लोकांचा वध या पृथ्वीवर झाला त्या सर्वांसाठी तुम्ही दोषी ठराल हाबेल या चांगल्या मनुष्याच्या वधासाठी तुम्ही दोषी ठराल आणि तुम्ही बरख्याचा पुत्र जखऱ्याला जिवे मारण्याविषयी दोषी ठराल त्याला मंदिर आणि वेदी यांच्यामध्ये मारले होते हाबेलाच्या काळापासून ते जखऱ्याच्या काळापर्यंत जे जे चांगले लोक मारण्यात आले त्यांच्या वधाविषयी तुम्ही दोषी ठराल मी तुम्हाला खरे सांगतो तुम्ही लोक जीवन असेपर्यंत या गोष्टी घडतील आगे येले मे ये शे तू संदेशांना जिवे मारतेस देवाने तुझ्याकडे पाठविलेल्या लोकांना दगड मार करतेस कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते तसे तुझ्यातील लोकांना एकवटण्याचा पुष्कळ वेळा मी प्रयत्न केला पण तू मला तसे करू दिले नाहीस आता तुझे घर उजाड होईल मी तुला संगतो नावाने या धन्यवादित यारा धन्यवादितो अनेंत तू माला पहा नहीं